वाल्मिकी रामायण बालकांड सर्गसात्वा त्या महात्म्या ईश्वाकुवंशी राजाचे अमात्य गुणसंपन्न होते ते मंत्र देण्यात कुशल केवळ खुणाने मर्म जाणणारे आणि नित्य आपल्या प्रियस्वामीच्या हिताची जपणूक करणार होते त्या यशस्वी वीरराजाचे आठ आमात्य होते ते शुद्ध मनाचे आणि राजकारणा राजकारभाराच्या बाबतीत नित्य दक्ष होते दृष्टी ज जत्यंत विजय सुराष्ट्र राष्ट्रवर्धन अकोप धर्मपाल व आठवा शहाणा सुमंत्र हे ते अमात्य होत त्या राजाचे दोन मान्यवर ऋत्विज वशेष्ठ आणि नामदेव हे ऋषीश्रेष्ठ होते शिवाय इतर मंत्री म्हणजे सल्लागार होते ते म्हणजे सुयश जाबाली काश्यप गौतम चिरंजीव मार्कंडेय आणि ब्राह्मण कात्यायन हे होते हे म आणि ऋत्विज राजाचे परंपरागत होते ते विद्याने आणि आचरणाचे वळण याने संपन्न संकोची स्वभावचे समर्थ संयमी आदरणीय थोर मनाचे जा शस्त्रविद्या जाणणारे दृढ शक्तीचे कीर्तिमान राज्यकारभारात नित्य सावध आणि राजाची आज्ञा तंतोतंत अंमलात आणणारे होते तेज क्षमा यश हे ज्यांनी प्राप्त केलेले असे ते होते स्मिता करून ते बोलायला सुरुवात करीत क्रोधाचा किंवा आपल्या इच्छांच्या आहारी जाऊन ते कधीही असत्यवाने काढीत नसत स्वकीयामधील किंवा परक्यामधील त्यांना माहीत माहीत नाही असे काही नव्हते केलेले किंवा केले जात असलेले त्यांना कळत असे एवढेच नव्हे तर नुसत्या चालीवरूनही त्यांना मनातले कळे ते व्यवहारात कुशल आणि मैत्रीच्या बाबतीत पारक केलेले गेले होते स्वतःच्या मुलांच्या बाबतीतसुद्धा प्रसंगी ते जी शिक्षा असेल ते करायला चुकायचे नाही राजकोष भरण्याच्या कामी तसेच सैन्य भरतीच्या कामी ते दक्ष होते शत्रू जर निरपराधी असेल तर त्यालासुद्धा ते मारीत नसेल ते शूर होते पण आपल्या वीरश्रीला आवरणारे होते राज्यशास्त्राला धरून ते काम करीत शुद्धाचरणी देशवासियांचे नित्य रक्षण करणारे ते होते ब्राह्मण क्षत्रियावर अत्याचार न करता ते कोष भरीत आणि माणसाचे बलाबल समबुद्धि शासन किती कठोर कराएक रीति नगर ही खोटे बढ़ा मानूस ना दुष्ट किस्ते प्रेम करना ना सारे राष्ट्रीय नगर शांतिपूर्ण होते उत्तम वस्त्रे खा उत्तम वेश करी सगे शुद्ध नियम पड़ना होते हैं राजकीय दूरदृष्टी ठेवून ते राजाच्या हिताच्या बाबतीत जागृत होते वडील माणसांचे गुण घेणारे पराक्रमाच्या बाबतीत प्रख्यात आणि बुद्धीने निर्णय घेण्याच्या बाबतीत विदेशातसुद्धा सर्वत्र त्यांची प्रसिद्ध होती सर्व बाजूने गुणवान असून कोणताही सद्गुण त्यांच्यात नाही असे नव्हते संधीविग्रहाचे शास्त्र जाणणारे आणि सत्व रजतम अशा प्रकृतीच्या संपदाने ते युक्त होते आपला विचार गुप्त ठेवण्याची तसाच सूक्ष्म विचार करण्याची त्यांच्यात शक्ती होती ते नीतीशास्त्राचे विशेषज्ञ होते नित्य मधुर होते असा निष्पाप राजा दशरथ अशा गुणवान आमात्यांनी संपन्न होऊन पृथ्वीचे संरक्षण करीत होता हेरांच्या सहाय्याने सर्वत्र नजर ठेवून धर्माने रक्षण करीत व अधर्म करून तो प्रजेचे पालन करीत होता त्रैलौक्यात त्याची उदारचरित्र सत्याने युद्ध करणारा अशी ख्याती होती तो पुरुष व्याघ्र अयोध्ये मध्ये पृथ्वीचे शासन करीत होता त्यांच्यावर किंवा त्याच्या बरोबरीचा असा कोणी शत्रुच त्याला भेटला नाही तो त्यांना जोडी मांडलिक करून नमोई किंवा प्रतापाने त्याचा काटा काढून टाके तो राजा स्वर्गात इंद्रदसा तसाच येथे राज करीत होता सल्याने जे साधयचे ते साधण्यात निपून अशा वाकपगार समर्थ वाकफगार आमर्थ तो राजा तेजोमय किरणा योगे जसा सूर्य उदय पावत तसा तेजा तड़पू लगला बालकंडा सर्ग समाप्त